स्कंद सहावा अध्याय एकोणतीसावा नारदाला पुन्हा पुरुषत्व तालध्वजाचे भाषण ऐकून केवळ देह विस्मृतीमुळे मी म्हणालो मी कोण कुठली या बद्दल मलाही काहीच माहिती नाही मी तरी काय करू मी निराधार आहे तू धर्म वित्त आहेस तुला योग्य वाटेल ते तू कर हे राजा मी तुझ्या आधीन आहे तूच माझे रक्षण कर याप्रमाणे मी राजाला सांगितले असता कामातूर होऊन तो आपल्या सेवकाने म्हणाला हिच्यासाठी रेशमी कपड्याने आच्छादलेली पालखी घेऊन या ते ऐकून सेवकांनी एक सुंदर आणि दिव्य अशी पालखी आणली मी पालखीत जाऊन बसले त्यामुळे राजालाही आनंद झाला पुढे त्याने सुमुहूर्तावर माझे विधीपूर्वक पाणी ग्रहण केले मी त्याला प्रिय झाल्याने त्याने माझे नाव सौभाग्य असे ठेवले कामशास्त्रातील भोगांप्रमाणे तो माझ्याशी रथ होऊ लागला राजकार्य आणि नित्य कार्य सोडून तो माझ्याशीच क्रीडा करू लागला त्याच्याशी रममाण झाल्यामुळे मलाही पूर्व देहाचे स्मरण घडले नाही हा माझा पती असून मी याची प्रिय राणी आहे असे मलाही वाटू लागले राजा पूर्णतः माझ्या आधीन होऊन राहिला मला वाटू लागले माझे जीवन खरोखर सफल होय मी सुद्धा सुखावल्यामुळे त्याच्यासह अहोरात्र क्रीडा केली आत्मज्ञान वेदांत वगैरे सर्व गोष्टींचा विसर पडून मी त्याच्याशी रममाण झालो अशा अवस्थेत एखाद्या क्षणाप्रमाणे बारा वर्षे निघून गेली पुढे माझ्या ठिकाणी गर्भ राहिल्याने राजाने आनंदाने सर्व संस्कार केले माझे डोहाळे त्याने मला वारंवार विचारले पण लज्जित होऊन मी काहीच सांगितले नाही पूर्ण दिवस भरताच एका शुभ मला पुत्र झाला तेव्हा राजा अत्यंत आनंदित झाला पुढे दोन वर्षांनी पुन्हा मला दुसरा सुलक्षणी पुत्र झाला थोरल्या पुत्राचे नाव वीर कर्मा आणि धाकट्याचे नाव सुधनवा ठेवण्यात आले असे मला बारा पुत्र झाले मी मोहाने त्यांचे पालन केले पुढे आणखी आठ पुत्र झाले तेव्हा तर मला कृत्य वाटू लागले यथावकाश राजाने त्या पुत्रांचे यथाविधी विवाह केले पुढे पुत्रपौत्रांच्या सुखात मी पूर्णपणे रमून गेल्यामुळे माझा परिवार वाढला अशा रीतीने मी मोहवज झालो कधी कधी मला अहिक दुःख प्राप्त होत असत पुत्रांमध्ये आणि स्नुषांमध्ये कल होत मी संतप्त होत असे अशा रीतीने मला या नश्वर संसारात अनेक दुःखे भोगावी लागली माझे पुत्र बलाढ्य आहेत असे वाटून मला अहंकार निर्माण झाला माझे पुत्र नातू घरात क्रीडा करू लागले तो सर्व संसार पाहून मला धन्यता वाटत असे पण मला त्या भगवंताच्या मायेने फसवले आहे असे मात्र कधीही वाटले नाही मी पतिव्रता आणि राजपत्री असल... राजपत्नी असल्याने धन्य आणि मान्य होतो एकदा एक मोठा राजा आपले सैन्य घेऊन माझ्या पतीशी युद्धास प्रवृत्त झाला त्याने आमच्या नगराला वेढा दिला पुढे माझे पुत्र नातू त्याच्याशी युद्ध करू लागले पण दुर्दैवाने माझ्या सर्व पुत्रांचा रणात झाला राजा पराभूत होऊन परत आला माझे पुत्र नातू युद्धात मारले गेल्याचे ऐकून मला दुःख झाले मी आक्रोश करीत रणभूमीवर गेलो त्या मृतपुत्रांना कोठेने त्या मृतपुत्रांना पाहून मी म्हणालो हे पुत्रानु तुम्ही मला सोडून कोठेरे गेलात दैवाने असा घात का केला अशा रीतीने मी आक्रोश करीत असताना भगवान विष्णू वृद्ध द्विजाचे रूप घेऊन तेथे आले आणि मला म्हणाले हे सुंदरी तू मोहश झाल्यामुळे दुःख करीत आहेस पती पुत्र गृह हे सर्व भ्रम आहेत अज्ञानाचा त्याग करून तू आत्मगतीचा विचार कर आणि दुःख न करता स्थिरचित्त हो हे स्त्रीये धर्मशास्त्राच्या रक्षणासाठी तू स्नान करून या पुत्रांना तिलांजली दे तीर्थावर तू स्नान कर त्या विप्रांनी मला बोध केल्यावर तो विप्र पुढे चालू लागला मी ही तीर्थावर जाण्यास निघालो पुरुषे तीर्थावर त्या हरीने मला नेले तो म्हणाला हे गजगामिनी या सरोवरात स्नान कर पुत्रांचे और्ध्वदयी कर कित्येक जन्मातले तुझे भ्राते पुत्र असे कोट्यावरही आपत मृत झालेले आहेत सर्वांना ताप देणारा हा संसार काल्पनिक का आहे तू आता कुणाकरता दुःख करणार हे ऐकून मी स्नासाठी सरोवरात बुडी मारली मी उदकातून वर येताच पुन्हा पूर्ववत पुरुष झालो समोर माझी वीणा हातात घेतलेले श्रीहरी उभे होते त्या श्रीहरी ला पाहताच मला सर्व काही स्मरण होऊ लागले मी पूर्वी हरी सह आलो होतो मोहाने मला स्त्रीत्व प्राप्त झाले असे मला स्मरण होत असतानाच श्रीहरी म्हणाला हे नारदा तू कसला विचार करीत आहेस पण त्यावेळी मला स्त्रीत्व आणि पुन्हा पुरुषत्व कसे प्राप्त झाले याबद्दल मी आश्चर्य युक्त झालो होतो अध्याय एकोणतीसावा समाप्त